पुस्तक फुलाचा प्रयोग व सोराबनी रुस्तुम लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील नदी शेवटी सागराला मिळेल प्रकरण दुसरे सर्वज्ञ माधव तो गाव फार मोठा नव्हता फार लहानही नव्हता समुद्रकाठी होता तो परंतु गावाची हवा बिघडली होती जिकडे तिकडे दलदली झाल्या होत्या त्यामुळे बेसुमार डाक झाले होते गावात हिवतापाच्या साथीचा कर होता घरोघर अंथुणे पसरलेली होती माणसांचे सापळे झाले होते परंतु कोण नष्ट करणारी या दलदली श्रीमंत लोक शहरात राहू लागले त्यांना या लोकांची करुणा येईना लोकांचे जीवन सुखी करणे म्हणजे धर्म असे कोणाला वाटेना एका श्रीमंताने त्या गावात आणखी एक मोठे मंदिर बांधायचे ठरविले लाख दोन लाख रुपये खर्च होणार होते त्या श्रीमंताला एक विचारी करून म्हणाला मंदिर कशाला आणखी बांधता मंदिरातील देव दूर राहतो व शेवटी ती विलास मंदिरे होतात आपल्या गावात आरोग्य नाही गटारे बांधायला हवेत दलदली बुजायला हव्यात त्यासाठी करा ना हे दोन लाख रुपये खर्च लोक निरोगी होतील हे शरीर म्हणजे आत्मारामाचे मंदिरच ही देवाची मंदिरे आज रोगांनी खिळखिळी झाली आहेत ती चांगली होतील हा खरा धर्म आहे परंतु तो श्रीमंत त्या तरुणावर एकदम ओरडला मंदिरापेक्षा का गटारे नास्तिक आहात तुम्ही निगाळ एक दिवस उजाडेल व माझा विचार जगायला पटेल असे म्हणत तो निघून गेला असे ते रोगपीडित गाव होते त्या गावात एक भला मोठा वाडा होता त्या वाड्यात एकेकाळी एक शंभर माणसे वावरत होती परंतु आज तेथे दोनच टकले होते, एक मालकाची व दुसरी भैयाची त्या वड्याची नीट झाडलोट सुद्धा करणे कठीण होते मालक नेहमी दिवाणखान्यात बसलेला असे तो फारसा कधी बाहेर पडत नसे दिवाणखान्याच्या खिडक्या नेहमी बंद असत दारे बंद असत दिवसाही तिथे दिवे असत त्या मालकाचे नाव माधव माधव मोठा विचित्र मनुष्य होता त्याचे वय पंचवीस तीस असेल लोक त्याला सर्वज्ञ माधव असे म्हणत लोक त्याला भीत त्याला आधारित कधी साठी सहा मासे जर तो बाहेर पडला तर त्याच्या पाया पडण्यासाठी झुंडीच्या झुंडी जमत तो मग वैतागाने पळत सुटे लोकांना शिव्या दे माधवाने लग्न वगैरे केले नाही विदेशी त्याने लग्न लावले होते सर्व प्रकारचे ज्ञान आपल्याला हवे असे त्याला वाटे सर्व शास्त्रांचा त्याने अभ्यास केला होता त्याच्या दिवाणखाण्यात सर्व ज्ञान विज्ञानाची पुस्तके आहेत तेथे पृथ्वीचा नकाशा आहे ताऱ्यांचेही नकाशे आहेत तेथे प्रयोगालयातील उपकरणे आहेत माधवाने तत्वज्ञानाचा अभ्यास केला होता कायद्यांचा अभ्यास केला होता त्याने सृष्टीशास्त्र रसायनशास्त्र यांचा अभ्यास केला होता भूगर्भशास्त्र वनस्पतीशास्त्र ज्योतिषशास्त्र सर्वांचा अभ्यास केला होता भूगोल व खगोल दोन्हींचा त्याने अभ्यास केला होता एवढेच नव्हे तर भूतविद्या प्रेतविद्या पिशाच्य विद्या यांचाही त्याचा गाढ व्यासंग होता मंत्रतंत्रात तो प्रवीण होता आयुर्वेद व आधुनिक औषधी विज्ञान यातही तो पारंगत होता त्याला अमुक एक माहीत नाही अमुक एक येत नाही असे नव्हते वाङ्मय कला शास्त्रे सर्वात त्याची बुद्धी झाले माधव दिवस वाचित बसे दिवस अनंत ज्ञानाची उपासना बाहेर लक्ष जाईल म्हणून तो खिडक्या दारे उघडीत नसे त्याच्या अंगाला वारा कधी लागला नाही सूर्यकिरणाने स्पर्श केला नाही कितीतरी दिवसात त्याने फुले पाहिली नाहीत पाखरे पाहिली नाहीत तारे पाहिले नाहीत नद्या पाहिल्या नाहीत पुस्तकातील फुले फुलपाखरे तो पाही नकाशात तो तारे पाही नकाशात नद्या पाही सारे ब्रह्मांड त्या दिवाणखाण्यातील पुस्तकात व नकाशात होतं